किंवा आठ रणांतील ओढ्यास लोंढा आल्यावर त्यातून पलीकडे जाता येत नाही इतक्या जोराने तो वाहतो अथवा रेड्यांची टक्कर लागल्यावर ते उन्मत्त होऊन दुसऱ्या जवळ येऊ देत नाहीत जा त्याप्रमाणे ज्याच्या अंगावर तारुण्याची झुंदी चढलेली असते शरीर संपत्ती कमी होते अंगावरील तेज लोपते व डोके मानेबरोबर हलू लागते दाढीवर नाकाची सावली पडू लागते व मानेचा काढा ढिला पडतो अशी शरीराची स्थिती झाली तरी त्याच्या तारुण्याचं मध कमी होत नाही आंधळ्याला ज्याप्रमाणे पुढे असलेला खांब पुरावर आदळेपर्यंत समजत नाही किंवा जळत असलेले घर अंगावर पडेपर्यंत आळशी मनुष्य उठत नाही त्याप्रमाणे तारुण्याचा उपभोग घेत असता पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दल जो विचार करीत नाही तो केवळ अज्ञान रूपच होय तारुण्याचे भरात कोणी आंधळा अगर कुबड वाकलेला मनुष्य दिसला तर तो त्या स्वेडाऊन दाखवतो परंतु पुढे आपली अशी स्थिती होईल असे मनात आणीत नाही आणि मरणाची खूण जे म्हातारपण ते जरी प्राप्त झाले तरी जो तारुण्याचे घमेंड सोडत नाही तो पुरुष अज्ञानाचे घोर आहे असे पक्के समज त्याचप्रमाणे अज्ञानाची आणखी काही ठोकळ लक्षणे सांगतो ती ऐक वाघाचे रानातून एक वेळ तरून बैल नशिवाने सुखरूप घरी परत आला असता वाघ आपल्यास काही करीत नाही या विश्वासाने तो ज्याप्रमाणे त्याला फिरून चरावया जातो अथवा ज्या घरातील संपत्तीवर सर्प बसला आहे त्यातील ठेवा सर्पदंश न होता एखाद्याने आणला म्हणजे तो संपत्तीवर सर्प बसतो या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही त्याप्रमाणे या गोष्टी वरचेवर घडवून येत नसतात परंतु तसे करण्यात जीवास धोका आहे असे जो मानत नाही आपला वैरे निजला है तो आता वह आपले वैर संपले जर को मानी और भरवशा स्वस्थ बसेल तो वैरी जागृत हा ज्याप्रमा अपने मुला बाहसह मुकेल ज्यादाप्रमा जोपर्यंत भूक और जोप चांगली लगत है व जोपर्यंत रोगराई वगैरह का ही नहीं तोर्यंत अपने वृद्धापका रोग वगैरह जड़ते यो का बागित नहीं आ स्त्री पुत्रादी व संपत्ती ही जो जो जास्त मिळू लागतात तो तो त्या ज्याच्या डोळ्यावर अधिक अधिक धूर चढून डोळे धुंद होतात आणि स्त्री पुत्रादिकांचा वियोग एका क्षणात होईल व एका क्षणात संपत्ती जाऊन विपत्ती येईल हे पुढील दुःख जो पाहत नाही तो अज्ञानी होय आणि अर्जुना जो या मृत्यूमुखी इंद्रियांना स्वस्थ तरू देतो करू देतो तो तोही केवळ अज्ञान रूप समजावा दो तारुण्याचे भरात संपत्तीच्या सेव्या सव्य वस्तूंचा विचार न करता सरसकट त्यांचा उपभोग घेतो जी गोष्ट करू नये ती करतो असंभाव्य गोष्टीचे हाव धरतो आणि ज्या गोष्टीबद्दल विचार करू नये अशा गोष्टी नेहमी मनात आणतो जेथे प्रवेश करू नये तेथे शिरकाव करतो जी वस्तू घेऊ नये ती मागतो आणि ज्या गोष्टी मनातसुद्धा आणू नयेत किंवा ज्या स्पर्शही करू नयेत त्या करतो जेथे जाऊ नये तेथे जातो पाहू नये ते पाहतो खाऊ नये ते खातो आणि याप्रमाणे वर्ज केलेल्या गोष्टी केल्यानेच ज्याचा संतोष होतो ज्याची संगत धरू नये त्याची संगत धरतो आणि ज्या ठिकाणी संबंध असू नयेत त्या ठिकाणी संबंध ठेवतो आणि ज्या मार्गाचे आचरण करू नये तो मार्ग आचरतो जे ऐकू नये ते ऐकतो बोलून येथे बडबडतो परंतु या गोष्टी केल्याने आपल्या हातून दोष घडतील असे मनातही आणीत नाही आपल्या मनात येईल व आपल्या सुखाभ होईल तीच गोष्ट करण्याकडे लक्ष असल्यामुळे जो बरी वाईट गोष्ट करण्याबद्दल मुळीच विचार करीत नाही आणि यामुळे भरत्याच गोष्टीचे आचरण करतो परंतु आपल्या हातून पाप घडेल किंवा आपल्याला नरक सोसावे लागतील या पुढील गोष्टीबद्दल जो विचार करीत नाही त्या धर्मभ्रष्टाच्या संगतीने सर्व जगात अतिशय अज्ञान पसरते आणि ते इतके वाढते की ज्ञानासही ते आपल्या बळाने मागे हटू शकते पण हे असं की ज्या योगाने तुला अज्ञानाचे स्वरूप स्पष्ट समजेल अशी त्याची आणखी काही लक्षणे सांगतो ती ऐक ज्याप्रमाणे भ्रमराचं चित्त नवीन उमरलेल्या कमळाच्या केसरावर आसक्त असते त्याप्रमाणे ज्याची प्रीती घरावर जडलेली असते ज्याप्रमाणे साखरेच्या राशीवरून माशी उठत नाही ता जा ज्या मन स्त्री व आसक्त ज्याप्रमा बेडक पानी कुंडा बाहर पड़त नहीं मशी शेबड़ गुंतर बाहर पड़ू शकत नहीं कि जनावर चिखला तुतिया बाहर निगू शकत नहीं ज्यादाप्रमा ज्या मन घरावरुन दूर होत नहीं वो मरणान अपने बखड़त साफ हो एखादी स्त्री आपल्या जीवलगाच्या गळ्यात मिठी मारून बसते त्याप्रमाणे जो हवीती संकटे सोसून आपल्या घराचे संरक्षण करतो म्हातारपणी झालेले आणि त्यातही एकुलते एक मूल असे मूल असले म्हणजे त्याच्या आईबापांचे जितके त्याच्यावर प्रेम असते तितके त्याचे घरावर प्रेम घरावर असते आणि अर्जुना ज्याला स्त्री वाचून जगतात दुसरे प्रिय वस्तू नाही त्याचप्रमाणे जो जीवाभावाने स्त्रीवर प्रेम करतो आणि आपण कोण आहोत व आपले सार्थक कशाने होईल हे काही जाणत नाही ज्याप्रमाणे सिद्ध पुरुषाचे चित्त ब्रह्मस्वरूपी लीन झाल्यावर त्याचे सर्व व्यवहार थांबतात त्याप्रमाणे जा ज्याने आपले सर्वस्व स्त्रीला विकले आहे तो आपली हानी लोकलज्जा किंवा लोकांनी केलेली निंदा इकडे लक्ष देत नाही ज्याप्रमाणे माकड दारोड्याचे ताब्यात राहते त्याप्रमाणे जो मनास स्त्रीचा ध्यास धरून तिथे छंदाने वागतो स्त्रीकरता आपण हवे ते श्रम करतो इष्टमित्रांचा वाईटपणा घेतो व करता जितका जमवता येईल तितका पैसा लोभ्याप्रमाणे जतन करतो तसेच दाने पुण्यकर्मे वगैरे कमी करतो <coughs> गोत्रज व कुटुंबातील माणसे यांचे जर पैशाविषयी कपट करतो परंतु स्त्रीची थैली भरण्यात कमी पडू देत नाही आपल्या आराध्यदैवतेची साधारण सेवा करतो गुरुला थापा देतो व आईबापाने पैसे मागितले तर त्यास शिल्लक नाहीत म्हणून सांगतो पण स्त्रीविषयी म्हटले तर जी जी उत्तम वस्तू पाहिल ती ती तिच्या उपभोगाकरता घेऊन देतो ज्याप्रमाणे प्रेमाभक्त आपल्या इष्टदेवतेस भजतो त्याप्रमाणे तो स्त्रीची एकाग्र चित्ताने सेवा करतो जेवढ्या जेवढ्या उत्तम व मूल्यवान वस्तू तेवढ्या स्त्रीला देतो आणि कुटुंबातील माणसांना निर्वाहापुरत्यासुद्धा जिंसा देत नाही स्त्रीकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहिल किंवा तिच्या विरुद्ध जाईल तर ज्याला युगाचा अंत झाल्याप्रमाणे वाईट वाटते वाट नायटे होतील या भीतीने ज्याप्रमाणे नागांचे नवस फेडतात त्याप्रमाणे जो स्त्रीची थुंकी झेलतो अर्जुना फार काय सांगावे ज्याला स्त्री हेच दैवत वाटते व जो तिच्यापासून झालेल्या पुत्राधिकावर विशेष प्रेम करतो आणखी तिथे जेवढे आत्मसंबंधी असतील त्यांना आपल्या जीवापलीकडील समजतो तो अज्ञानाचे मूळ आहे व त्याच्याचमुळे अज्ञानाची वृद्धी होते फार काय सांगावे तो केवळ अज्ञान रूपच आहे ज्याप्रमाणे खवळलेल्या समुद्रात घातलेली नौका लाटांमुळे हेलकावे खाते त्याप्रमाणे जो आवर्ती वस्तू प्राप्त झाली असता सुखाच्या शिखरावर तळतो व ती न मिळाली असता खाली अपटतो याप्रमाणे हे महाबुद्धिमंत अर्जुना ज्या जे चित्तात वस्तूच्या लाभालाभापासून चिंता उत्पन्न होते तो अज्ञानी हो आणि जो माझी भक्ती करतो परंतु मनात फराची इच्छा ठरतो आणि बाहरु विरक्तपणा दाखवरा मनुष्य ज्याप्रमा अंतरियामी अंतर्यामी धराची इच्छा करतो। कि व्यभिचारिणी स्त्री अपने जारकर्म चलविकर पति का पुढ़ेपुढ़े कर मर्जी संपादते हे किटी मद और भक्ति, भक्ति है दाखन जो विषयाकड़े दृष्टि देवतो आ विषय करता मजी भक्ति करूँ विषय प्राप्ति जाति सोड़न देवन ईश्वर कुंडीर जी अपनी शेकी वो तुष्कर देवी से पैला देवा प्रमाणी देवी ही पर्वण करते थाटमाट है अक्ति गुरु गुरुमंत्रो व इतरान विचारित नहीं प्राणी मतरा कठिन शब्द बोलून तिरस्कार करते पाषाणा मूर्तिर विशेष प्रेम करते ज्यादा एकनिष्ठपना भक्ति करूर्ति तयार करून तिच् घर के कोपरत स्थापना करो आतर देव यात्रा करी छिंटतो रोज मजी पूजा करो कार्यप्राप्ति करता कुलदेवते की पूजा करो आखादी पर्वण आजा तिसा देवा की पूजा करो मे स्थापना घर कर दुसरा देवा प्रत्यर्थ वणी वाटतो व श्राद्धकाली पितर पूजा करो एकादशी दिवसी जसी मजी भक्ति करते तसा नागपंचमी दिवसी नागास बसतो चतुर्थीच्या चे दिवशी गणपतीची पूर्ण भक्ती करतो व चतुर्दशीच्या चे दिवशी देवीचे पूजन करून हे अंबे मी तुझा आहे अशी तिची प्रार्थना करतो नित्य नैमित्त्य कर्मे टाकून देऊन नवरात्रात नवचंडिता पाठ एके जागी बसून करतो आदित्यवाराला म्हणजे बैरबाच्या खिचडा वाढतो वाटतो पुढे सोमवाराला म्हणजे बैल घेऊन शंकराज वाहण्याकरता जातो याप्रमाणे तो एकटाच सर्व देवांची सेवा करतो ज्याप्रमाणे गावातील वेश्या आपली प्रीती दाखवून सर्वांचे मन आकर्षण करून घेते त्याप्रमाणे जो क्षणभरही स्वस्थ न बसता विषय प्राप्ती करता सर्व देवांचे पूजन करतो याप्रमाणे जो देवांची भक्ती करीत तोहोकुढे धावत असतो तो अज्ञानाचा अवतारच होय आणि उत्तम एकांत स्थाने तपवणे तीर्थे तट ही पाहून ज्याचे मन विटते तोही केवळ अज्ञान रूपच होय ज्याला शहरात राहण्याने सुख होते पुष्कळ मंडळीत बसणे आवडते व लौकिकातील गोष्टी सांगण्याची हौस वाटते तोही केवळ अज्ञानरूपीच होय आणि जो अशा प्रकारचा विद्वान असतो की त्या ज्या विद्येपासून आत्म्याची प्राप्ती होते ती ऐकू आली असता डौर वाजवून ती कानं पडू देत नाही तिचा उपहास करतो उपनिषदांकडे जो पाहत नाही योगशास्त्र त्याला आवडत नाही व अध्यात्मज्ञानाकडे त्याचे लक्ष देत नाही ज्या बुद्धीपासून आत्मानात्मे निरूपण होते ती बुद्धी टाकून ज्याचे मन इतर सर्व शास्त्राकडे ओढ घेते जो कर्मकांड पूर्णपणे जाणतो ज्याला पुराणे मुखोतगत आहेत आणि जो ज्योतिषशास्त्र इतका निपुण आहे की तो म्हणेल तसेच व्हायचे जो शिल्पशास्त्रात अतिनिष्णात आहे पाकशास्त्रात प्रवीण आहे आणि जारण मारण उच्चाटन वशीकरण ही म्हणजे केवळ त्या ज्याच्या आहे कामशास्त्रात जो पक्का दर्दी आहे एखादी गोष्ट ऐकल्यासता तिच्याविषयी प्रमाणे व्याख्यान करतो व शास्त्रे ज्याचे पुढे मूर्तिवंत उभी राहतात जो नीतिमान उत्तम जाणतो वै वैद्यशास्त्रात जो निपुण आहे आणि काव्य नाटकात ज्याचा हात कोणी धरू शकत नाही स्मृतींची जो चर्चा करतो गारुड्यांची मंत्रविद्या जाणतो वेदातील शब्दांचा कोश ज्याला मुखोद्गत आहे जो व्याकरणात निपुण आहे व न्यायशास्त्रात गती गहन ज्याची मती गहन आहे परंतु एक आत्मज्ञा विषय जो जन्मांध है तो आत्मज्ञाशि इतर शे सर्वशास्त्र सिद्धांत आधारभूत जलते ते ते ते ते ते ते ते ते ज्ञान मंजे, सर्व लक्षण संपन्न पड़ मूल नक्षत्रा जन्म लेला प्रमाण हो तू तिक लक्ष देव नको ज्याप्रमारा सर्व पिशा डोले आता परंतु त एक दृष्टि नहीं तो्रमा त्याची ती सर्व विद्या संपन्नता होय मेलेल्या मनुष्यात जिवंत करणारी मुळी जर परमाणू एवढीही सापडली तर मग इतर गाडाभर मुळ्या करायच्या आहेत काय उत्तम लक्षणे असून अल्पायुष्य असणे किंवा मस्तकाशिवाय अलंकार घालणे अथवा वधूवरा वाचून वरात काढणे ही विटंबना होय त्याप्रमाणे पार्था एका अध्यात्मज्ञानावरून इतर सर्व शास्त्रे अप्रमाण होत यास्तव अर्जुना तू हे ध्यानात धर कि ज्या पढतमूर्खाला आत्मज्ञा नित्या व बोध नहीं तो मनुष्या से शरीर अज्ञाते बीज होय व्युत्पन्नता अज्ञा वेली होत तो जे बोलत अज्ञाते फोरस होय वो तो जे पुण्य मार्ग से आचरण करते अज्ञाते फल हो ज्या अध्यात्मज्ञा श्रद्धा नहीं तला ज्ञानार्थ मे तत्वार्थ प्राप्त हो बोलून क दाखोले पे नदीच्या आलेकडील काठापर्यंतही न येता जो माघारी जातो त्याला पलीकडच्या काठची बातमी कशी बरे कळेल किंवा घरात शेरताना उंबऱ्यातच ज्याचे मस्तक कापून खाते दडपले तो घरात काय ठेवले आहे हे कसे पाहिल त्याप्रमाणे अर्जुना अध्यात्म ज्ञानाची व ओळखही नाही त्याला ज्ञानार्थ पहावयास कसा विषय होईल म्हणून अशा मनुष्यास ज्ञानाचे तत्व कळत नाही हे तुला विशेष करून आकडे मांडून सांगण्याचे कारण नाही गरोदस स्त्रीला वाढले ते हाच तिच्या उदरातील गर्भाची तृप्ती झाली त्याप्रमाणे पूर्वी जे ज्ञानाची लक्षणे सांगितली ती तद्विरुद्ध ज्या गोष्टी तेच अज्ञान व्हाय हो अंधयास जेवणाचे निम आमंत्रण दिल्यावर ज्याप्रमाणे त्याबरोबर दुसरा डोळस मनुष्य येतो त्याप्रमाणे ज्ञानाची लक्षणे सांगितल्यावर अज्ञानाचे जास्त स्पष्टीकरण करण्याचे कारण नाही याप्रमाणे उलट रीतीने ज्ञानाची अमानितवादी चिन्हे पुन्हा सांगितली ती ज्ञानाची अठरा लक्षणे उलट पक्षी लाविले असता सहज अज्ञानाची लक्षणे सिद्ध होतात मागे अकराव्या श्लोकाच्या उत्तर अर्थाच्या दुसऱ्या अर्थामध्ये श्री अर्था मुकुंदाने सांगितले की ही ज्ञानाची लक्षणे आणि यांचे उलट जी लक्षणे ते अज्ञान आहे म्हणून या प्रकाराने मी अज्ञान लक्षणाचा विस्तार केला एरवी दुधात पाणी मिळवून दूध वाढवून काय करायचे त्याचप्रमाणे एक अक्षरही न सोडता आणि व्यर्थ बडबड न करता मुळात जो अर्थ होता तोस मी विस्ताराने सांगितला तेव्हा श्रोते म्हणतात हे कवी पोषका तुला निराश होण्यास काही कुठे जागा आहे आणि तू उगीच का भीतोस तुला श्री मुरारीनीच सांगितले आहे की आम्ही जे अभिप्राय गुप्तस्थळी झाकू ठेवले आहेत ते तू प्रकट कर ते देवांचे मनोगत आम्हाला तू स्पष्ट करून सांगितलेस असे जरी आम्ही म्हटले तरी तुला ते सहन होणार नाही म्हणून आम्ही आता या सर्व गोष्टी सोडून देतो पण सध्या तू श्रवण सुखाची ज्ञान ज्ञान नौका आम्हाला प्राप्त करून दिलीस त्या योगाने आम्हाला फार संतोष झाला आहे आता यापुढे श्रीहरी काय बोलले ते आम्हाला लवकर कथन कर हे संतांचे वाक्य ऐकल्याबरोबर निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले तर ऐका देव असे बोलले काय बोलले तर ते म्हणाले अर्जुना ही जी तू सर्व लक्षणे ऐकलीस ती अज्ञानाची होत या अज्ञान भागाकडे दुर्लक्ष करून तू ज्ञानप्राप्तीविषयी आम्हाला निश्चय दृढ कर मग त्या शुद्ध ज्ञानाच्या योगे तुला नेहाची प्राप्ती होईल हे ऐकताच अर्जुनाने ते जाणण्याविषयी मनपूर्वक इच्छा केली तेव्हा सर्वज्ञांचा राजा श्रीकृष्ण याने अर्जुनाच्या मनातील भाव जाणून त्यास म्हटले की आता तुला ज्ञेय म्हणजे काय ते सांगतो ऐक श्लोकार्थाबा जे ज्ञेय म्हणजे जाणण्यास योग्य ते जाणल्याने जीवाला मोक्ष मिळतो ते तुला आता मी सांगतो ज्याला आधी नाही ते सर्वोत्कृष्ट ब्रह्म सत म्हणता येत नाही व असत म्हणता येत नाही हे पहा वस्तूला म्हणजे ब्रह्माला म्हणण्याचे कारण इतकेच की ज्ञानप्राप्ती शिवाय इतर कोणत्याही उपायाने प्राप्त होत नाही आणि ते समजल्यावर मुमुक्षूस काही कर्तव्य नाही कारण त्याचे ज्ञानच मुमुक्षूला तद्रुप ते ते जाणल्याबरोबर तो तद्रुप होतो जे जाणले असता मुमुक्षुने संसाराचा त्याग करून नित्यानंदात निमग्न व्हावे ते ज्ञेय असे आहे की त्याला आधी नाही आणि त्याला साहजिकच परब्रह्म हे नाव आहे ते नाही म्हणायला जावे तर विश्वरूपे करून दृष्टीस पडते आणि विश्वच परब्रह्म असे म्हणावे तर ही माया आहे त्याला रूप वर्ण आकार ही नाहीत तसेच ते दृष्टीस पडणारही नाही व ते कशाच पाहतही नाही तेव्हा ते आहे असे कोणी कसे म्हणावे बरे ते नाही असे धरून चालले तरी महत्त्वाने कोठून स्फरण पावली आणि त्या वाचून दुसरे आहे तरी काय म्हणून त्या संबंधाने आहे नाही असे काहीच बोलता न येऊन वेदांची ही वाणी मुक् झाली आणि त्यांच्या ठिकाणी विचारासह वाट खुंटली ज्याप्रमाणे मातीपासून तयार केलेले डेरे घागरी परळ इत्यादीकांच्या आकाराप्रमाणे पृथ्वी भार दिसते परंतु त्यापासून निराळी आहे त्याप्रमाणे ब्रह्म आपणच सर्व नटलेले असून जगात ओतप्रोत भरलेले आहे तथापि ते त्याहून भिन्न आहे लोकार्थेरावा या जगात त्याला सर्व बाजूने हात आणि पाय आहेत सर्व बाजूने नेत्र मस्तके मुखे आहेत सर्व बाजूने कान आहेत आणि ते सर्वाला व्यापून राहिले <coughs> <coughs> <coughs> <coughs> सर्व देशात सर्व काली भरलेले असल्यामुळे स्थूल आणि सूक्ष्म वस्तूपासून तेच क्रिया करवते म्हणून वस्तू ज्याचे हात होत त्या ब्रह्माला या कारणामुळेच विश्वबाहू असे म्हटले आहे का की ते सर्वत्र सर्व प्रकारे सर्वदा क्रिया करवीत असते आणि अर्जुना ते सर्व ठिकाणी एकसमयावच्छेदे करून असते म्हणूनच त्याला वि विश्वाघ्री हे नाव प्राप्त झाले ज्याप्रमाणे सूर्याला अंग व डोळे हे अवयव वेगळे वेगळे नाहीत त्याप्रमाणे हे सर्व स्वरूपे करून राहते सर्व स्वरूपे करून पाहते म्हणूनच त्यास डोळे नाहीत तरी वेदाने त्याला मोठ्या शहाणपणाने विश्वचक्षू असे म्हटले जे सर्वापेक्षा उंच व सर्व प्रकारे नित्य आहे म्हणूनच ज्याला विश्वमूर्ध्रा असे म्हणतात हे पहा अग्नीची जी मूर्ती तेच त्याचे मुख होय त्याचप्रमाणे जे ब्रह्म सर्व वस्तूंचा उपभोग घेते पार्था याच कारणास्तव श्रुतीने ब्रह्माला विश्वतोमुख असे म्हटले आणि आकाश ज्याप्रमाणे सर्व वस्तूत ओतप्रोत भरलेले आहे त्याप्रमाणे शब्दमात्राबरोबर त्याचे श्रवण आहेत म्हणूनच त्या ब्रह्माला आम्ही सर्वत्र ऐकणारे असे म्हणतो कारण ते या जगतात सर्वाला व्यापून आहे हे महामते अर्जुना ब्रह्माची याप्रमाणे व्याप्ती असल्यामुळे श्रुतीने त्याला विश्वचक्ष असे म्हटले बाकी हात नेत्र पाय यांची त्या ठिकाणी गोष्ट तरी कुठून येणार कारण ते सर्व शून्य निष्कर्ष मे परिणाम है समुद्र के काठार उभे रहता लाटा उत्पन्न होट लहान लटे तो नाश करते दु खर विचारपूर्वक पहू गएसा की थोरलीट लाट, ज्या लाटे नाश करते लहान लटेपासन वेगे का है नहीं सर्वत्र पानी से ब्रह्म सर्वत्र भर ले त्या ठिकाणी व्याप्य व्यापक भाव कोठून येणार परंतु ते स्पष्ट करून दाखवण्याकरता क्षणभर असे बोलावे लागते त्या ज्याप्रमाणे हिशोब लिहिताना बाकी पूज्य दाखवण्याची वेळ येते त्यावेळेस शून्याबद्दल वर्तुला वर्तुळाकृती काढतात त्याप्रमाणे अद्वैत स्पष्ट करून सांगायचे म्हटले म्हणजे द्वैताचा स्वीकार करूनच स्पष्टीकरण करून करावे लागते नाहीतर अर्जुना गुरु शिष्य संप्रदाय चहूकडे बंद पडेल आणि अद्वैताविषयी सर्व भाषण बंद होईल म्हणून श्रुतीने द्वैताविषयी स्पष्टीकरण करून अद्वैत समजून देण्याची वहिवाट पाडले। तेव्हा आता आपल्या नेत्रांनी जो आकार दिसतो त्यात ते ब्रह्म कसे व्यापक आहे ते ऐक श्लोकार्थावा ते सर्व इंद्रियांना त्यांच्या विषयांचे ज्ञान करून करून देणारे असून सर्वेंद्रिय रहित आहे कोठे ही सक्त नसुन सर्वान धारण करना गुणरहित गुणा उपभोग घे पहा अर्जुना से ब्रह्म मजे ज्याप्रमा पोक सर्व आकाश भर लेते कि तंत हे वस्त्रा मध्य वस्त्ररूप होता बह रस ज्याप्रमा उदका उदकरूप होतो तेज ज्याप्रमाणे दीपाधे दीपपणाने सुगंध जपुरा कापुर व क्रिया शरीराूपा शरीर दृष्टि पड़ता है कि अर्जुना सोने ज्याण सोन चार रव्या रूपाने दृष्टि पड़ते त्या दे या सर्व जगा के आधिकारण सर्वत दृष्टि पड़ते ते सोने या दृष्टि पहू गए रवा सोनेच हो अर्जुना पाण्याचा ओह वाकड़ासा असा म्हणजे पाणी वाकडे दिसते परंतु ते खरोखर वाकडे नाही लोखंड तापून लाल झाल्यावर त्याचा आकार दृष्टीस पडतो तो लोखंडच नव्हे का घटाच्या आकाराने आकाश वाटोळे दिसते व तेच घराचे चौकात पाहिले म्हणजे चौकोने दिसते परंतु तोच मोठ तोच मठ व घट पावल्यावर आकाशाचा नाश होत नाही त्याप्रमाणे जे ब्रह्म मायेचे उपाधीने विश्वमय होते परंतु मायेत नसते अर्जुन आहे ते ब्रे इत्यादी इंद्रियाप्रमाणे व सत्वादी गुणांप्रमाणे आले आहे असा भास होतो परंतु ज्याप्रमाणे गुळाची गोडी ही गुळाच्या आकारात नसते त्याप्रमाणे इंद्रिय व गुण यात ब्रह्म नसते हे कपिध्वजा ज्याप्रमाणे दुधाच्या अवस्थेत तूप दुधाच्या आकाराने असते परंतु ते दूध म्हणजे तूप नव्हे त्याप्रमाणे ते ब्रह्म विश्वास धरलेले असून विश्व नव्हे कारण सुवर्णचे अलंकार बनविल्यावर त्यास आपण फूल वाकी अशी नावे देतो बाकी दृष्टीने ते सोनेच याप्रमाणे मी उघड मराठी भाषेत सांगतो अर्जुना ब्रह्म हे गुण व इंद्रिय यापासून वेगळे आहे नाव रूप संबंध जाती क्रिया भेद हे सर्व प्रकार आकाराचाच लागू आहे ब्रह्माला नाही ते ब्रह्म गुण नाही व त्याचा आणि गुणांचा संबंध नाही परंतु त्या तेच ठिकाणी ते भासतात या कारणावरून अर्जुना अज्ञानाच्या मनात असे येते की गुण हे ब्रह्माचेच आहेत व गोष्ट तो खरी मानतो परंतु ब्रह्माच्या ठिकाणी गुण आहेत असे मानणे म्हणजे ज्याप्रमाणे ढग आकाशात दृष्टी स्फरतात पर म्हणून त्यांना आकाश धारण करते किंवा आरशात पाहिले असता जे प्रतिबिंब दृष्टीस पडते ते आरशातेत आहे असे म्हणण्यासारखे किंवा पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडल्यावर त्यात सूर्य आहे असे समजणे अथवा सूर्यकिरणात मृगजळ आहे असे म्हणणे हे ज्याप्रमाणे शोभत नाही त्याप्रमाणे ब्रह्म सर्व जगताला संबंधाशिवाय धारण करते परंतु हे म्हणणे ब्रम्हूलक असल्यामुळे व्यर्थ आहे ज्याप्रमाणे भिकारी मनुष्य स्वप्नात राज्याचा उपभोग घेतो हे मिथ्या होय त्याप्रमाणे ब्रह्म गुणाला भोगते हे म्हणणे व्यर्थ होय म्हणून ब्रह्म गुणांचा संग करते अथवा गुणांचा उपभोग घेते असे म्हणता येत नाही 15 पंधरावा ते सर्व भूतांच्या बाहेर असून आतही आहे स्थिर असून हलणारे आहे ते अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे जाणता येत नाही आणि ते दूर असून जवळही आहे हे सांगू शिका ब्रह्मचराचर भूतामध्ये जरी दृष्टीस पडले तरी ते एकच आहे अग्नीचे निखारे जरी पुष्कळ आकारांचे निरनिराळे असले तरी त्यातील उष्णता ज्याप्रमाणे एकच होय त्याप्रमाणे दे अविनाशी असून सूक्ष्मपणाने सर्व जगास व्यापून आहे ते नेय होय देह शरीराच्या आत असते व बाहेरही असते तसेच जे पाहिरे असतास जवळ आहे व दूरही आहे व जे एकच असून ज्या द्वैत नाही क्षीरसागराचे पाणी जसे काठाशी व मध्यभागी सारखेच गोड असते तसे ते सर्वत्र व्यापक असून पूर्ण आहे जारज अंडज स्वेदज आणि उद्भीज या सर्व वेगळाल्या भूतांच्या ठिकाणी ज्याची अखंड व्याप्ती आहे हे श्रोतृ शिरोमणे हजारो घटांच्या निराळ्या आकारात चंद्राचे बिंब निराळी दिसते परंतु त्याला जसा भेद नाही मिठाच्या पुष्कळ राशी जरी असल्या तरी सर्वांचा खारटपणा तसा सारखाच असतो तस अथवा मोळी भरूस जरी असले तरी त्या सर्वांची गोडी जशी सारखीच असते श्लोकार्थ सोळावा ते, ते ब्रह्म मूळचे विभागलेले नसून प्राणीमात्रांच्या ठिकाणी विभागल्यासारखे दिसते आणि ते सर्व भूतांना धारण करणारे सर्वांचा नाश करणारे व सर्वांची उत्पत्ती करणारे तशी अनेक भूतमात्रा ज्याची एकत्वाने व्याप्ती आहे आणि अर्जुना विश्वाच्या रचनेत जे अधिकारण आहे म्हणून ज्याप्रमाणे लाटा समुद्रापासून उत्पन्न होतात त्याप्रमाणे प्राणीमात्राला जे आधारभूत आहे बाल्यावस्था तारुण्यावस्था वृद्धावस्था यांना जसे एकच शरीर आधारभूत असते तसे उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही अवस्थास जे आधारभूत आहे प्रातःकाध्यान का सायकाल हे दिवस के तीन का आकाशा जसा पालट न प्रियोत्तमा सृष्टि उत्पत्ति का ज्यादा अपन ब्रह्मदेव मन आणि व्याप्ति का मजे स्थिति काली ज्या विष्णु नव द मग लय करते वेस ज्यादा रुद्रे मन तो वी तीन कामें ज्यास लोक पावत आप ज्यादा प्रकृतिशून्य आणि आकाशाचे शून्यत्व गिळून गुणत्रय से करणारे जे प्रकृती शून्य त्याला जे से करते ते श्रुतीने वर्णन केलेले महाशून्य होय श्लोकार्थ 17 वा ते ब्रह्म चंद्रसूर्यादिकांनाही प्रकाश देणारे आहे, आहे ते अज्ञानरूप अंधकाराच्या पलीकडे आहे असे म्हणतात ते ज्ञानस्वरूप आहे ज्ञेयस्वरूप आहे आणि ज्ञानाने मिळण्याजोगे आहे आणि तेच सर्वान हृदया मध्य विद्यमान है जे ब्रह्म अग्नि दीपन करना की देते ज्यादा चंद्रापासन जगत में अमृता होते ज्यादा जे दे अमृत देते ज्यादा सूर्या से सर्व जग व्यवहार करते जापस दृष्टि प्राप्त होते ज्याजा ने तारंगणस प्राप्त होते तसेस महातेज ज्याजा तेजस्वी होते जगत जो मूल पदार्थ मन त्यांचे जे मूळ जे वृद्धीची वृद्धी तसे बुद्धी आणि जीव यांचे अधिकारण आहे जे मन डोळे कान वाचा यांचे अधिकारण आहे जे प्राण्याचे जीवन आहे गी चरण आहे व ज्याच्यामुळे क्रियेस करतेपणा येतो हे पांडू कुमारा विस्तार आणि आपापले रूप प्राप्त होते दे पृथ्वी धारण करणारे जे पाण्याचे जीवन आणि ज्याचे योगाने तेज प्रकाशमान होते दे वायूस पाहण्याची शक्ती देते व ज्यात आकाश सामावते फार काय सांगावे सर्व भासमान वस्तू ज्याचे तेजाने कळतात हे पांडवा या सर्व जगतात ते जे आदी कारण असून ज्या ठिकाणी द्वैताचा भास होत नाही ज्याचे दर्शन होण्याबरोबर द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी नाही शोधते मग तेच ज्ञातात ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी होऊन ज्या योगाने ब्रह्म कळते तेही तेच होय ज्याप्रमाणे हिशोबाचा ताळा जमल्यावर हिशोबाच्या कच्च्या कागदांचे काम संपते त्याप्रमाणे ब्रह्मप्राप्ती झाल्यावर साध्य व साधक हे भाव नाही सेवतात अर्जुना ब्रह्माच्या ठिकाणी द्वैताचा संबंधही राहत नाही आता हे राहू दे ते सर्वांच्या हृदयात वास करते श्लोकार्थ अठरावा याप्रमाणे क्षेत्र ज्ञान आणि ज्ञेय ही संक्षेपाने तुला सांगितली ही जाणल्याने माझा भक्त माझ्या रूपाला मिळतो याप्रमाणे हे प्रियमित्रा तुला क्षेत्र म्हणजे काय हे फाडी मांडून म्हणजे स्पष्ट करून सांगितले त्याचप्रमाणे अर्जुना त्या क्षेत्रानंतर तुला उघड दृष्टीने पाहता येईल अशा रीतीने ज्ञानही समजून सांगितले त्याप्रमाणेच तुझे बुद्धीची तृप्ती होऊन तू पुरे म्हणेपर्यंत अज्ञानाचीही लक्षणांचे कौतुकाने निरोपण केले आणि आत्ताच दृष्टान्त दे तुलायजे ते स्पष्ट करूँ संग अर्जुना यह सर्व गोष्ठी का विचार करूँ माप्ति की इच्छा धरू माझे भक्त मदरूप होता देहादिक परिवाराचा त्याग कर जे मजे ठिकाने आप चित्त वतनदार करता हे किटी देते माजे भक्त अपने चित्त मेला अर्पण करूं माझे चित्त अपने कड़े घेन मदरूप अशा रीतीने मद्रूप होण्याचा सर्वात सुलभ मार्ग मी करता तयार करून ठेवला आहे कड्यावर चढून जाणे झाल्यास जशा पायऱ्या कराव्या लागतात किंवा अंतराळी चढून जाणे झाल्यास जसा पहाड बांधावा लागतो किंवा खोल पाण्यातून तरून जायचे असल्यास जसे नौकेतून जावे लागते एरवी हे विरोधतमा सर्वत्र आत्मा आहे असे जर तुला वर्णन करून सांगू लागलो तर तुला ते स्पष्ट करणार नाही म्हणून तुझी बुद्धी जड आहे असे पाहून ते एकच ब्रह्म चार विभाग करून सांगितले ज्याप्रमाणे मुलाला जेऊ घालायचे असले म्हणजे जो आपण एक घास खातो तो त्याला वीस वेळा थोडा थोडा द्यावा लागतो त्याप्रमाणे ब्रह्म हे चार प्रकाराने तुला स्पष्ट करून सांगितले तुझी अवधानशक्ती पाहून एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय व एक अज्ञान असे त्या ब्रह्माचे चार भाग केले आणि पार्था इतके करून जर ब्रह्म तुला नीट कळत नसले तर तुला दुसऱ्या रीतीने आणखी एकदा स्पष्ट सांगतो आता त्याचे चार भाग न करता तसेच ते एकही न मानता आत्मा आणि अनात्मा म्हणजे पुरुष आणि प्रकृती असे दोन भाग करून ते तुला सांगतो परंतु तू तर एक गोष्ट एक गोष्ट कर की आम्ही मागू ते आम्हाच दे ते काय म्हणशील तर तू लक्षपूर्वक कान देऊन आम्ही सांगू ते ऐक असे श्रीकृष्णाचे वचन ऐकून पार्थाचे अंगावर रोमांच उभे राहिले तेव्हा देव म्हणाले की याचे मनात या मना गोष्ट पूर्णपणे बिंबली आहे याप्रमाणे श्रीकृष्णालाही आवेश आला परंतु तो आवरून धरून ते म्हणतात अर्जुना तुला ब्रह्माचे प्रकृती व पुरुष असे दोन भाग स्पष्ट सांगतो ते एक प्रकृती आणि पुरुष यांचे जात विवेचन आहे त्या मार्गाला योगी लोक सांख्य मार्ग असे म्हणतात व ज्याचे पूर्णपणे वर्णन करण्याकरता मी कपिल अवतार घेतला तो प्रकृती आणि पुरुष यांचे विषयी निर्दोष विचारेल असे श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनात म्हणाले श्लोकार्थ एकोणीसावा प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही अनादित आहेत असे तू समज आणि विकार आणि गुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले असे समज <coughs> तरी पुरुष हा अनादि आहे आणि तेव्हापासूनच प्रकृती आहे ज्याप्रमाणे दिवस व रात्र यांची जोड आहे छाया ही रूप नव्हे परंतु ती रूपाबरोबर असते तसेच हे धनंजया बी पेल्यावर त्याचे ज्याप्रमाणे कण आणि कोंडा ही दोन्ही उत्पन्न होतात त्याचप्रमाणे प्रकृती व पुरुष यांचे अनादेसिद्ध जोडपे प्रसिद्ध आहे तर क्षेत्र या नावाने तुला जे सांगितले त्यालाच या ठिकाणी आणि क्षेत्रज्ञ म्हणून ज्याला म्हणतात तो पुरुष हे आम्ही निसंशय सांगतो असे समज यांची जरी हे निरनिराळी नावे आहेत तरी त्याच निरूपण निराळी नाही ही गोष्ट तू वरचेवर पूर्णपणे लक्षात ठेव हे पांडुसुता ज्या सत्तेला कधीही नाश नाही तिला पुरुष अ समझावे व सत्ते योगा ज्यादा क्रिया घड़ता प्रकृति अंद्रिय अंतकरण इत्यादि इंद्रिय ज्यादा विकार उत्पन्न होता सत्व रजतम हे तीन ही गुण या सर्वी प्रकृति पास उत्पत्ति होते व ये सर्व कर्मे होता